पुस्तक जातीभेद निर्मूलन लेखक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वाचक विद्या पाटील संपादकीय एक डॉक्टर भी रा आंबेडकर यांचा इंडियन अँटीक्वेरी नावाचा अमेरिकेतील वर्तमानपत्रामध्ये एकोणीसशे सतरा साली प्रकाशित झालेला व नऊ मे एकोणीसशे रोजी अमेरिकेतील कोलंबिया विद्यापीठात मानवशास्त्र विभागाच्या मंडळासमोर वाचलेला प्रबंध म्हणजे कास्ट इन इंडिया दे आर अँड देअर मेकॅनिझम भारतातील जातीत त्यांची घडण उत्पत्ती आणि प्रसार दोन तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे ॲनिलेशन ऑफ कास्ट हे सन एकोणीसशे छत्तीस साली तयार केलेले भाषण विविध दृष्टींनी भारतीय वाङ्मयात अद्वितीय आहे हिंदू समाजा सुधारणा घडून आणू इच्छिणाऱ्या पंजाब लावर येथील जातपात तोडक मंडळाच्या आग्रहाखातं हिंदू लोकांकरता तयार केलेले अस्पृश्य समजल्या गेलेल्या विद्वानाचे ते पहिलेच भाषण होते ज्या अस्पृश्य हिंदू समाजाकरता ते तयार केले गेले त्यांच्या पचनी या भाषणातील विचार पडणार नाही या सबबीवर परिषदेचे अधिवेशनच रद्द झाले व तेव्हापासून जात पात तोडकमंड देखील संपुष्टात आले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या कार्याची व वक्तव्याची फारशी दखल न घेणाऱ्या महात्मा गांधींनी या भाषणावर आपली प्रतिक्रिया त्यांचे पाक्षिक हरिजनमधून व्यक्त केली व डॉक्टर बाबासाहेबांनी देखील महात्मा गांधीजींच्या टीकेला प्रत्युत्तर दिले डॉक्टर बाबासाहेबांचे प्रत्युत्तर हरिजनला पाठविले होते की नाहीच पाठविले असल्यास ते का छापले गेले नाही वगैरे माहिती समजण्याचा मार्ग नाही मात्र डॉक्टर बाबासाहेबांनी या भाषणात म्हटल्याप्रमाणे हिंदूच्या व्यासपीठावरून दिले गेलेले हे त्यांचे शेवटचे भाषण होते हे वाक्य आपण शब्दशा खरे मानायचे नाही त्यानंतर हिंदू जनसमुदायासमोर डॉक्टर बाबासाहेब अनेकदा आपली परखड मते मांडत राहिले यापैकी रानडे गांधी आणि जीना आणि फेडरेशन व्हर्सेस फ्रीडमसारखी इंग्रजी भाषणे तर सर्वदूर प्रसिद्धीही आहेत पिन कास्ट in इन इंडिया हा शोध निबंध एकोणीसशे सतरा साली प्रसिद्ध झाला या निबंधात जाती संस्थेच्या उत्पत्ती व स्वरूपावर तत्पूर्वी प्रसिद्ध झालेल्या अन्न प्रबंधापेक्षा आगळेमत मांडले दिसून येते हे दोन्ही प्रबंध एकत्र छापण्याचा बाबासाहेबांचा मानस होता असे त्यांच्या इंग्रजी तिसऱ्या आवृत्तीच्या प्रस्तावनेवरून दिसून येते हे दोन्ही प्रबंध एकत्र वाचल्याने हिंदू धर्माच्या जातीसंस्थेत साकल्याने अभ्यास करणे सोपे होईल या दोन्ही प्रबंधासोबतच कोण पंथे, हे डॉ बाबासाहेबांचे एकोणीसशे अभ्यासाची त्रिमिती पूर्ण करते तीन लाहोरच्या जातपात तोडक बंडासाठी तयार केलेले भाषण मूलत हिंदू लोकांसाठीच होते त्याचा त्यांनी आश्चर्य वाटण्याजोगात स्वीकार केलेला दिसतो या भाषणाचा जगातील अनेक भाषणात अनुवाद झाला पूर्वसंदर्भासह ते प्रकाशित करावे अशी मागणी वाढत आह अल्पावधीतच या ग्रंथाच्या प्रती संपल्या असे दुसऱ्या आवृत्तीच्या प्रस्तावनेत डॉक्टर बाबासाहेबांनी नमूद केले आह चार या तिसऱ्या आवृत्तीत दोन परिशिष्ट वाढवलेली आहेत पहिल्यात गांधीजींचे दोन लेख एकत्र केलिआहे हे ही लेख महात्मा गांधीजींनी त्यांच्या भाषणाच्या व जातपा तोडक मंडळाची स्त्री संतारामजीच्या पत्राच्या समीक्षेच्या रूपाने हरिजन मध्ये लिहिले होते दुसऱ्या परिशिष्टात महात्मा गांधीजींच्या एकत्रित लेखांना उत्तर म्हणून त्यांनी आपले मत मांडलेले आह पाच महात्मा शिवाय इतर अनेक लोकांनीही त्यांच्या भाषणावर कठोर टीका केली आहे परंतु इतरांना वगळून केवळ गांधीजींनाच उत्तर देण योग्य होईल असे त्यांना वाटले डॉक्टर आंबेडकरांच्या मते जे काही आक्षेप घेतले आह तार महत्वाचे आहेत म्हणून त्यांनी त्यांना उत्तर दिले असतात तर अनेक हिंदू त्यांच्या वचनाला आवचन मानतात त्यांचे बोल हिंदू इतके महत्वाचे मानतात की त्यांच्या तोंडून कसलेही शब्द निघत बस त्यानंतर इतरांच्या कसल्याही युक्तिवादाची आवश्यकताच उरत नाही नंतर एखाद्या कुत्र्याने सुद्धा मुंकू अशी त्यांची अपेक्षा असते परंतु मोठमोठ्या धर्मचार्याशी वाद करण्याचे जे बंडखोर लोक धाडस करतात व हे धर्माचार्य स्खलनशील आहेत याचा आग्रह धरतात त्यांचे जगावर फार मोठे ऋण आहे प्रत्येक प्रगतीशील समाजामध्ये अशा लोकांची आवश्यकता असते परंतु डॉक्टर बाबासाहेब म्हणतात अशा तऱ्हेचा लौकिक मला मिळावा अशी माझी इच्छा नाही भारतातील लोकांना जर माझ्या या भाषणामुळे कळून सुकले की ते एका भयंकर रोगाने पछाडलेले आहे व त्यामुळे भारतातील इतर लोकांच्या आरोग्याला व सुखाला धोका निर्माण झाला आहे तर मला समाधान वाटते सहा या प्रबंधाची दुसरी आवृत्ती एकोणीशे सदोतीसमध्ये प्रसिद्ध करण्यात आली व थोड्याच काळात ती संपूनही गेली नवीन आवृत्तीची मागणी चालू होती एकोणीसशे सतरा साली प्रसिद्ध झालेल्या कास्ट इन इंडिया देअर ओरिजिन्स अँड मेकॅनिझम या प्रबंधकाचे व जातपात तोडक मंडळासाठी तयार केलेल्या अध्यक्षीय भाषणाने एकीकरण करून नवीन प्रबंध लिहिला असा डॉक्टर आंबेडकरांचा हेतू होता परंतु सामाजिक कार्याच्या व्यापामुळे वेळ मिळाला नाही व हे कार्य होऊ शकले नाही याची नवीन आवृत्ती निघाली पण अपेक्षित असलेला बदल करता आला नाही प्रस्तुत दोन्ही प्रबंध एकत्र करून डॉक्टर बाबासाहेबांच्या अपेक्षेप्रमाणे प्रकाशित करण्यात येत आहे 1. डिसेंबर एक एकोणीशे चौवेचाळीसच्या आवृत्तीत डॉक्टर बाबासाहेब म्हणतात हा प्रबंध इतका लोकप्रिय झाला हे पाहून मला आनंद झाला व ज्या हेतूसाठी तो मी लिहिला त्यादृष्टीने त्यांचा उपयोग होईल अशी मी आशा करतो आठ हिंदू समाजात शास्त्राप्रामाण्याच्या जोकड्यातून मुक्त करा हा संदेश जाती संस्थेचे उच्चाटन या ग्रंथाचे देतांना डॉक्टर बाबासाहेब म्हणतात जाती मनाची अवस्था आहे वृत्ती आहे जाती विच्छेद म्हणजे मनोवृत्तीतील परिवर्तन हिंदू जे जातीभेद पाळतात ते बुद्धिहीन वा अमानुष आहेत म्हणून नव्हे तर ते अतिक्षय धर्मपरायण असल्यामुळेच ते जातीभेद पाळतात त्यांच्या मनात जातीय वृत्ती जुनारा धर्म हाच याला जबाबदार आहे खरा शत्रू जातीभेद पाळणारे लोक नसून त्यांचा तो पळाव्यात शिकवणारे शास्त्र आहेत शास्त्राच्या जोगड्यातून प्रत्येक स्त्री पुरुषास मुक्त करा म्हणजे मग पहा ते स्वत सहभोजन व आंतरजातीय विवाह करतात की नाही भगवान बुद्धाने जी भूमिका स्वीकारली ती तुम्ही स्वीकारा बुद्ध व मानक यांचे प्रमाण शास्त्रप्रमाणे धुडकावले पाहिजे नऊ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपण यापुढे या, या अधोगतीची सीमा ओलांडलेल्या हिंदू धर्मात कदापी राहणार नाही अशी घोषणा या निबंधात जाहीर पत्रे केली होती या धर्माचा पडाव धर्मांतर करणं शक्य आहे हे त्यांनी एकोणीसशे पस्तीस अचूक ओळखले होते त्यांना धर्मांतर काय साधायचे आहे असा प्रश्न तेव्हा अनेक दिग्गजांनी केला होता धर्मांतर करून त्यांना अनेक गोष्टी साधावायच्या होत्या हिंदू जातीच्या उचनिचपणामुळे येथे जन्मात एकोपा होणार नाही या देशात प्रत्येक वरची जात खालच्या जातीला पाण्यात बघते व खालची जात वरच्या जातीचा मनातून द्वेष करते एका जातीला दुसऱ्या जातीविरुद्ध बंड करता येणार नाही जातीच्या बदनांमुळे कोणत्याही हिंदूला इच्छा असूनही ही चातुर्वर्ण चौकट मोडता येणार नाही अस्पृश्यांना शतकानु शतके पिढ्यानपिढ्या जाती नरकाच्या घाणीत जगावे लागले वरच्या जातीच्या लोकांचे पाय चेपीत पुटाची चे खळगी भरावी लागे, हा उघडउघड उगड़ अन्याय प्राचीन काळापासून अस्वस्थ करीत होता अधूनमधून याविरुद्ध बंडही होत होती चारवकाकडे बंड केले कपिल पतंजली कनाद या धर्माविरुद्ध चौतळून उठले ब्राह्मणशाही विरुद्ध, विरुद्ध त्यांनी युद्ध पुकारले पण काळ अनुकूल नसल्यामुळे या ऊचेनीच्या पायऱ्यांना छेद कसा करावा यांचे तंत्र त्यांना अवगत नसल्यामुळे ते हद्बल झाले व चतुर ब्राह्मणांनी निरीक्षवादी म्हणून आपल्या तत्वज्ञानात त्यांना स्थान देऊन त्यांचा गळास गोठला पुढे बुद्धाने उठाव केला तोही तेवढा सफल झाला नाही याचे कारण म्हणजे धार्मिक संस्थेविरुद्ध बंड ही नेहमी सामाजिक आर्थिक औद्योगिक क्रांतीशी निगडीत असते सामाजिक आर्थिक राजकीय व धार्मिक सुधारणा या नेहमी हातात हात घालून प्रयत्न करीत असतात बुद्धाच्या काळी सामाजिक आर्थिक नाड्या वरच्या वर्गाच्या हातात होते औद्योगिक क्रांतीची मुसट जाणीवही त्या काळात नव्हती इंग्रजांचे साम्राज्य भारतात आले पण धार्मिक सुधारणेत त्यांनी रस घेतला नाही यापूर्वी मुसलमान राज्यकर्त्यांनीही हिंदू धर्मातील वाईट प्रथांवर आघात केले नाही उच्च वर्णयांना दुखविले नाही आर्य समाज ब्राह्मण समाज प्रार्थना समाज या सर्वांनी हिंदू धर्मात सुधारणा घडून आणण्याचा एक दुर्बल प्रयत्न केला पण तो सपशेल फसला महात्मा फुले यांनी हिंदू धर्माच्या दुखण्याचे निदान केले होते पण त्यांनाही काळ अनुकूल नव्हता म्हणून त्यांनाही यश आले नाही दहा डॉक्टर बाबासाहेबांनी हा सर्व इतिहास सूक्ष्मपणे अभ्यासला होता म्हणून त्यांनी एकोणीसशे पस्तीस साली जरी धर्मांतराची घोषणा केली असली तरी प्रत्यक्ष धर्मांतर मात्र त्यांनी एकोणीशे छप्पन साली केले घोषणा करण्याचा अवकाश सारा दलित समाज त्यांच्या मागे जायला तयार होता धर्मांतर करायला एवढा वेळ का त्यांना त्यावेळी मुसलमान शीख वगैरे अनेक प्रबोधने दाखवली पण ते त्याला भाळले नाही याचे कारण त्यांच्या देशावर जीवापलीकडे प्रेम होते त्यांना हा देश दुर्बल करायचा नव्हता तर बलवान करायचा होता त्यांना फार मोठी दूरदृष्टी होती या देशात अजून पुनर्जीवनाची लाट आलेली नाही हे त्यांना स्पष्ट दिसत होते आपण या क्षणी हिंदू धर्माविरुद्ध बंड केले तर फसेल व आपला जो उद्देश आहे तो सफल होणार नाही याची चांगली जाणीव त्यांना होती स्वातंत्र्य मिळाल्यानंतर राज्यघटना बनविण्यात त्यांनी हिरहिरीने भाग घेतला दलित वर्गाच्या हिताचे संविधानात संरक्षण त्यांनी केले व मगच एकोणीशे छप्पन साली हिंदू धर्माविरुद्ध बंडाची ललकारी देऊन प्रत्यक्ष सात लाख अनुयांसह एकत्र धर्मांतर कल करत असताना येणाऱ्या भविष्यकाळाच नियोजन त्यांच्याजवळ होत आज पन्नास वर्षानंतर आम्ही ती नियोजन अनुभवत आहोत त्यांनी समस्त बहजन समाजाला हिंदू धर्माविरुद्ध बंद करण्यात प्रवृत्त कल त्यांच्या विचारांची अर्धी लढाई येथे थांबली होती ती पुनश्च सुरु झाली त्यांच्या पुढच्या विचारांच युद्ध आज सुरु झाल आह हा ग्रंथ आता गीता व धम्मपदासारखा घरोघर वाचला जाईल हिंदू समाजाचा रास थांबवायचा असेल तर या ग्रंथाच पारायण प्रत्यक्क आंबेडकरवादी वाचकाने करायला हव 12. 1936 साली दुर्लक्ष लिखाद डॉक्टर बाबासाहेबांच्या भाषणाने या देशात धर्मक्रांतीची बीजे रोवण्यात आलो आह एक वैचारिक परिवर्तनाची लाट जन्मासाठी थोड्याभूत विचारवंतांना वगळल्यास या प्रबंधाची दखल हिंदू समाजसुधारकांनी घेतली दिसून येत नाही तेरा डॉ बाबासाहेब त्यावेळीच्या सामाजिक व धार्मिक परिस्थितीचा आढावा घेताना म्हणतात दिवसेंदिवस धर्मांतपणा वाढत असून स्वातंत्र्यपूर्वी जेवढे नव्हते त्याच्या अनेक पटींनी अस्पृश्यांवरील अत्याचाराचे प्रमाण वाढलेले आहे धर्मग्रंथावरील श्रद्धा नष्ट करण्याचा प्रयत्न तर आज कोणीही करीत नाही उलट त्या दूढ करण्याचा सातत्याने प्रयत्न होत आहे या सर्व परिस्थितीकडे बारकाईने पाहिल्यास हिंदू समाजास नव्हे तर समग्र भारतीय समाजच डोळेसमोर ठेवून मागे धावण्याची शर्यत खेळत आहे असं वाटत चौदा पाच डिसेंबर एकोणीशे ते मार्च 1936 या खलगंडात म्हणजे सुमारे 116 सोळा दिवसात डॉक्टर बाबासाहेबांनी हि भाषण लिहून पूर्ण केले. या ग्रंथाची पहिली आवृत्ती एकतीस मे 1936 छत्तीस नंतरच बाहेर पडली तिसरी व शवटची आवृत्ती एकोणीशे साली बाहेर पडली प्रस्तुत अनुवाद याच आवृत्तीवरुन घेण्यात आलो आह जून एकोणीशे मध्ये पहिली आवृत्ती बाजारात आली त्यावर महात्मा गांधींनी अकरा जुलै एकोणीशे छत्तीस रोजी आपली प्रतिक्रिया प्रथम व्यक्त केली एकोणीसशे सदोतीसच्या मध्यात म्हणजे एका वर्षानंतर डॉक्टर बाबासाहेबांनी इंग्रजी पुस्तकाची दुसरी आवृत्ती प्रसिद्धीच दिली व त्याला महात्मा गांधीचे टीकालेख व स्वतःचे उत्तर परिशिष्टात जोडले एकोणीसशे नंतर तिसरी आवृत्ती एकोणीसशे सदेचाळीसच्या शेवटी म्हणजे तब्बल सात वर्षानंतर प्रसिद्ध झाली त्या काळात दलितातील सुशिक्षित वर्गाची अल्पसंख्या लक्षात घेता या ग्रंथास हिंदू समाजाकडून चांगला प्रतिसाद मिळाला असे डॉक्टर बाबासाहेबांना स्वाभाविकच होते परंतु एकोणीशे छत्तीसच्या आसपासच्या काळात या ग्रंथास अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही याबाबत प्रसिद्ध आंबेडकरी विचारसरणीचे लेखक वसंत मुन म्हणतात प्रतिसाद मिळाला नाही या काळातील डॉक्टर आंबेडकराव्यतिरिक्त ज्या समाजसुधारकांनी सत्याग्रह व अनेक चळवळी केल्या त्या सर्व डॉक्टर बाबासाहेबांच्या घणाघाती प्रहाराने प्रवृत्त झाल्या होत्या त्यांच्या धर्मांतराच्या घोषणेमुळे हे सर्व समाजसुधारक भांबावून गेले होते त्यांनी हिंदू समाजसुधारणेचे मार्ग अवलंबिण्यापेक्षा अस्पृश्यदाराच्या चळवीशी संबंध जोडले याचा परिणाम असा झाला की जाती निर्मूलनांचे डॉक्टर आंबेडकरांनी सुचलेले उपाय त्यांनी एकतर जाणीवपूर्वक दुर्लक्षित केले अथवा ते त्यांना पेलणे शक्य झाले नाही पंधरा ते पुढे म्हणतात आज पन्नास वर्षानंतरही या भाषणातील विधाने आजच्या हिंदू समाजास तंतोतंत लागू पडतात हिंदू धर्माला अज्ञानापोटी चिकटून असलखा अस्पृश्यांना व महात्मा फुल्यांनी ज्यांना जागरूक करण्याचा प्रयत्न कला परंतु सुधारणा ज्यांच्या गळी आजही उतरलि नाही अशा ब्राह्मणेतर समाजास हा ग्रंथ जीवनामृत दऊ शकत सोळा हिंदू समाजाच्या हिताची काळजी वाहणार उत्कृष्ट भाषण इंग्रजी वाङ्मयात क्वचितच पहावयास मिळत 17. हिंदू धर्माचे धर्मग्रंथ हे ईश्वर निर्मित नसून मानवनिर्मित आह हांगण्याचर्वप्रथम धाडस डॉक्टर बाबासाहेबांनी कलि या धर्मग्रंथातील आशा हिंदू समाजाच्या हिताकरता नसून या समाजाच्या नाशासच कारणीभूत ठरल्याआहे ठणकावून सांगितले आह म्हणून हिंदू समाजाची पुनर्घटना आधुनिक मानवी मूल्याच्या निकषावर व्हायला हवी अस भाषणात आवर्जून सांगत आह हिंदू धर्मतत्व व हिंदू समाज यात त्यांनी स्पष्ट केला आहा हिंदू माणूस मुळात वाईट नाही मात्र त्यांचे धर्मग्रंथ त्याला अमानुष वागणुकीची शिकवण देतात म्हणून तो अन्य जातीशी विशेषता, दुर्बल अस्पृश्य जाती जमातीशी अमानुष वागून अत्याचार करीत असतो असा त्यांचा निष्कर्ष आह म्हणून जाती संस्थेचे उच्चाटन करणे हिंदू समाजाच्या हिताच्या दृष्टीनं आवश्यक आहे व त्याकरता हिंदू समाजाचे मानवतावादी मूल्यावर पुनर्गठन करण अपरिहार्य आहे अठरा या प्रबंधाबाबत नवाकाळचे संपादक नीलकंठ खडीलकर म्हणतात डॉक्टर आंबेडकर हे फक्त पूर्वीच्या अस्पृश्याचे नेते नव्हते तर साऱ्या समाजाचे नेते होते त्यांना फक्त पूर्वीच्या अस्पृश्यापुरते मर्यादित करणे म्हणजे आकाशाला छप्पर किंवा सूर्याला बल्ब म्हणण्यासारखाच प्रकार आहे या प्रबंधाची माहिती विविध प्रकारची आहे हे लक्षात घेऊन या प्रबंधाचे बारकाईने वाचन मनन चिंतन केले पाहिजे डॉक्टर आंबेडकरांनी या प्रबंदाचा अखेरीस अत्यंत मोलाचा सल्ला दिला आहे की आपला समाजव्यवस्थेचा समग्र वारसा जतन करावायाचा की जे उपकारक उपकार आहे ते पुढील पिढीत घ्यायचे जगात काही स्थिर अचल सनातन नाही हे समजण्याची वेळ आली आहे जे आज उपकारक आहे तयाव आणि कालबाई आहे त्याचा त्याग करावा असा महान संदेश डॉक्टर बाबासाहेबांनी दिला आह डॉक्टर आंबेडकरांचा हा प्रबंध जाती व्यवस्थेच्या निर्मूलनाविषयी आहे पण कोणत्याही अनिष्टाचे मूळ काय आणि त्यावर औषध कोणते त्याचे मार्गदर्शन या प्रबंधात आहे कारण मूलभूत चिंतन मनन करून लिहिलेला हा प्रबंध आहे हा प्रबंध याच कारणाने प्रत्येक मनुष्यमात्राला कोणत्याही काळात मार्गदर्शक का आहे वीस प्रस्तुत संपादकीय संकलनात या प्रबंधाबाबत मान्यवर विचारवंतांचे विचार आपणापुढे एकत्रित करून ठेवले आहेत असे संग्राह्य पुस्तक सुधीर प्रकाशन प्रकाशित करीत असल्यामुळे त्यांचे भवतो सब्बमंगल चिंतितो आचार्य सूर्यकांत भगत